काय रे कामा मोठ्या बाई निघल्या नव का मग मी काय करू म्हणतो वाईस कोकलू नका म्हणून धाकट्या बाईने सांगितलंय कोकोलतोय हो मी आता मस्त काय ठेवा आणि तुझ्या धाकट्या बाय काय करतायत रे त्या पोपट्या बोलत बसल्या हायती नव का पाशी? अजी वय जा तिला म्हणावं इथं दुसरा एक पोपट तुझी वाट बघतोय अजी वय काय <सथा> रे येते का कांता वाचय बसल्या ती मी जातो कुठेतरी मशणात थांबा वाईट धाकट्या बाषी विचारून येतो काय विचारणार आहेस मशनात जाऊ की नको म्हणून वय म्हणजे जुन झाला मोठा कसला जुलू आता हा रामा म्हणतोय काय म्हणतोय तसं काय नाही म्हणजे विशेष काय नाही तो मूर्ख नाहीतर मी आहोय नाहीतर हे बघ आज आपण सिनेमाला जाऊया ना बर अण्णाना विचारते हा त्या कशाला वा त्यांना विचारल्याशिवाय आपण गेलो तर त्यांना वाईट नाही का वाटणार आणि त्यांनी नको म्हटल तर मला नाही का वाईट वाटणार तुमच्या पेक्षा मला त्यांची काळजी विशेष घ्यायला नको का किती झालं तरी ते माझे वडील आहेत आणि आईला विचारून येते कशाला आज सहा महिने पाचही लग्न झाल्यापासून सारखी तुझ्या आईच्या आणि अण्णांच्या मर्जीवर झालं मला त्या रामा इतकी नाही कोण सुनस तुम्ही अच्छे अच्छा अच्छा उगेच गैरसमज करून घेऊ नका बसा बघू आधी मी हे गोडस गाणं म्हणून दाखवते हा म्हणजे सारा राग जाईल जदी रुसला चंदमा किती हा जरी रुसला चंद्रिया लोटी लि निशाया लोटी लि निशा दयारी रुसला चंद्रिया रोज रोज लेला सुनिया रोज रोज रुसुनिया hmm. शीण करीत का आपुली काया शिण करीत का आपुली का काया जायला रुसवा मिलन काली जायला रुसवा मिलन काळी जायला रुसवा मिलन काली oh, oh, oh. तीच सुखाची पौर्णिमा मोसंबीचा रस आणू का मोसंबीचा रस नव्हे जावय बापू कुठे बाहेर गेलेत का विचारते मी हा हा हा असं वाटत खरं हो नाही तर सारखी मिली गुणगुण चाललेली असते टासा सारखी धड गाता तरी येते का आमच्या कांदा आणि किती म्हणून सिनेमा पाहिजे महिन्यातून हो आणि अलीकडे मला विचारायचं सोडून दिलंय त्यांनी बाहेर जाताना आणि दाढी रोज रोज कशाला पाहिजे जाणार आमचे जावय बापू अरे वा नाटक कंपनीत नव्हे वॉशिंग कंपनीत म्हणजे वॉशिंग कंपनी काढायचं वेट घेतलाय होय त्यांनी डोक्यात छान छान बरं आपला घरचा आग लगो या बहरे याले चारा या लगू बुन आला गेल जाना विचार रीत सोड़ावी मानसान सका उठापास घर ठीक है आता जाऊ का इधु का उभा हा अंगातला कोट असू दे का असाच काढून खुंटीला लावू वा वाढा की छान असं विचारून प्रत्येक गोष्ट केली म्हणजे आम्हाला बर वाटत ती काढता नाही का आम्हाला विचारल्याशिवाय इतलं पाऊल तिथे टाकायचे नाही हो खरच तिचं आता गाणं सुरू झालं असेल ना गाणं कुठं कुठं म्हणजे रेडिओ रेडिओ म्हणजे केव्हा केली ती आणि आज रेडिओत गाणं ठरलंय हे मला माहित देखील नसावं तुम्हाला काय कळवायचं आता ऐका म्हणजे झालं असं का ऐकायला परवानगी आहे ना पण तुमची नाहीतर कानात बोट घालून बसतो छे छे छे ओ ऐका की असं विचारलं म्हणजे आम्हा वडील माणसांचाही मान राहतो त्यात हा लाव ग रेडिओ जरा मोठा आवाज कर